स्कंद आठवा अध्याय एकविसावा कर्म आणि श्रद्धा यांचे विवेचन श्री नारायण म्हणाले हे नारदा षडगणेश्वर संपन्न आणि नित्य असा जो ब्रह्मपुत्र जो ब्रम्हदेवाच्या सभेमध्ये त्या अनंताचे महात्म्य गान गान स्वरूपानेच त्याची उपासना करतो या जगाची उत्पत्ती स्थिती लय यांना कारण जे सत्व वगैरे माया गुण ज्याच्या संकल्पाने आपापले कार्य करण्यास समर्थ होतात ज्याचे स्वरूप एकच आहे आणि जो त्या स्वरूपात राहूनच नाना प्रकारची कार्य करतो तो नित्य अकृत्रिम असून ते प्राण्याला कसे बरे समजणार ज्याच्या ठिकाणी सत आणि असत हे दोन्ही भाव दर्शित होतात त्यानेच आमच्यावर निस्सिम कृपा करण्याकरता ही अत्यंत शुद्ध सात्विक मूर्ती धारण केली आहे आपल्या लोकांची मने वश करून घेण्यासाठी त्याची शुद्ध लिला शेष शिकला त्याचे पराक्रम खरोखरच उदार आहेत ज्याचे नाव कोणीही पीडिताने ऐकले किंवा निजलेल्या तरी हे तत्काल मनुष्याचे पातक नाहीसे होते एवढे सामर्थ्य त्या परमेश्वराच्या नावात आहे तेव्हा त्या भगवान शेषाला सोडून मुमुक्षू दुसऱ्या कोणाचा बरे आश्रय करण्यास सिद्ध होते त्या सहस्त्रमस्तकांनी युक्त असलेल्या शेषाच्या मस्तकावर ठेवलेला हा पर्वत नद्या समुद्र आणि प्राणी यांनी परिपूर्ण असलेला पृथ्वीचा गोल प्रत्यक्ष एखाद्या अणू सारखा दिसतो तेथे भूमा नावाचा ईश्वर आहे तो अमर्या आणि अपरिमित सामर्थ्य असलेला आहे अशा या ईश्वराची जरी प्राणी हजार जिव्हानी युक्त असला तरीही गणना कशी करू शकणार असा सर्वच प्रभाव शक्तींनी परिपूर्ण असलेला तो भगवान त्याला कोणतीही सीमा नाही तो अनंत आहे तसेच सामर्थ्य संपन्न आणि अतिशय उदार आहे तो अगदी स्वतंत्रपणे त्या रसातला मूल प्रदेशात नित्य वास्तव्य करीत असतो आणि पृथ्वीचे संरक्षण व्हावे म्हणून तो अगदी लीलया त्या पृथ्वीला मस्तकावर धारण करतो हे मुनीश्रेष्ठा विविध प्रकारचे जसे तसे कर्मप्राप्त झाले असेल त्या त्या योग्यतेप्रमाणेच मनुष्यास गतीप्राप्त होत असतात त्या गतीही कर्मान अनेक आहेत हे पुरुष श्रेष्ठा जे लोक आपल्या कर्मांची शास्त्राधाराप्रमाणे इच्छा करतात त्या लोकांना मनुष्य पशु पक्षी इत्यादीपैकी हव्या असतील त्या गती मिळत असतात त्या गती अनेक आहेत तसेच हे नारदा जे धर्माच्या आधीन होऊन राहतात त्यांना परिणाम रूपाने उच्च निच आणि मध्यम गती प्राप्त होतात इतर गतींप्रमाणे त्या गती सांगितल्या गेल्या आहेत हे मुने त्या गती आता ध्यानात ठेव नारद मुनी शांतचित्त करून श्री नारायणांचे भाषण ऐकत होते त्यांनी वेळोवेळी विचारलेल्या प्रश्नांना नारायण मुनी उत्तर देत होते नारदांनी गतीविषयी प्रश्न विचारला हे नारायण ऋषे बहुदास सर्व कर्मे सारखीच असतात असे असताना त्या भगवानाने लोकांमध्ये विविध प्रकार निर्माण करून हा असला विचित्रपणा का बरे केला ते मला आता खरे सांगा नारदाचा प्रश्न ऐकून नारायण मुनी हसले आणि ऐकण्यास उत्सुक असलेल्या नारदाला म्हणाले हे देवप्रिया हे नारदा हे ब्रह्मपुत्रा तुझे म्हणणे योग्यच आहे पण आता मी सांगतो ते ऐकतर प्रत्येक कर्म करणाऱ्या पुरुषाची श्रद्धा ही विविध प्रकारची असते त्यामुळे गती ही विविध प्रकारच्या निर्माण केलेल्या आहे श्रद्धा ही त्रिगुणाने परिपूर्ण आहे त्यामुळे त्यांचे फलक अत्यंत भिन्न भिन्नच मिळणार यात काय बरे संशय सात्विकी श्रद्धेमुळे पुरुषाला म्हणजे त्या कर्मकर्त्याला नित्य सुखच लाभते पण राजसी श्रद्धेच्या प्रभावामुळे मात्र त्याला दुःखाचाच लाभ होतो तसे तिसरी तामसी श्रद्धा तिच्या योगाने त्याला दुःख आणि मोह दोन्हीचीही प्राप्ती होते पुरुषाच्या कर्माप्रमाणेच त्याला विविध फले प्राप्त होतात फक्त कर्मावर फल अवलंबून नसून फल हे बहुधा श्रद्धेमुळे विविध प्रकारात प्रत्येकाला मिळत असते श्रद्धेच्या कमी अधिक फलाची फविधता सांगितली आहे हे नारदा हे ब्राह्मण श्रेष्ठा अनादिविदेच्या योगाने जी कर्मे निर्माण होतात त्या कर्माच्या फलात वेगवेगळ्या गती सांगितल्या आहेत धर्मशास्त्राप्रमाणे त्या हजारो गती प्रवृत्त झाल्या आहेत आता हे विप्रोत्तमा त्याच सर्व गतीचे भेद मी तुला या त्रैलोक्यात मध्यभागी पण दक्षिण दिसेस भूमीच्या खाली आणि अतलाच्या वर अग्निश्वान म्हणून प्रसिद्ध असलेले पितृगण राहतात आणि पितर तेथे राहून आपल्या वंशजांकडून त्यांची अपेक्षा करीत तेथेच असतात त्यांची उत्सुकता पराकोटीला पोचलेली असते तरीही आपले वंशज कर्म करतील अशी आशा धरून ते शांतपणे तेथे राहत असतात आपल्या पुरुषांनी मृत झालेल्या प्राण्यांना यमलोकी आणून सोडल्यावर भगवानाने सांगितलेल्या आज्ञेप्रमाणे लक्षपूर्वक ऐकून तो भगवान गणांच्या सहकार्याने मृतांना दंड करीत असतो पितृराज यमही पुरुषाचे जसे कर्म असेल त्या प्रमाणात विचारपूर्वक दंड करीत असतो त्याचे गण आज्ञापालन करणारे असतात तसेच तो यम ही अत्यंत बुद्धिमान आहे तो त्या कर्मफलाप्रमाणे दंड करून त्या प्राण्यांना योग्यत्या त्या प्रदेशात जाण्यास सांगतो त्याने एकूण एकवीस नरक निर्माण केले आहेत कोणी म्हणतात एकूण अठ्ठावीस नरक आहेत हे नारदा ते सर्व तुला सांगतो तांबरीस अंधतामरीस रौरव महारौरव कुंभी पाक कालसूत्र असिपात्रारण्य, सुकरमुख अंधकूप कृमिकोजन संदंश तत्वमूर्ती वज्रकंटप असे हे नरक असून शाल्मली आणि वैतर्णी या नावाची नदी आहे पुमोद प्राणारोद विशसन ललभक्ष सारमेयादन अविची अयप्पन क्षारकर्दम रक्षोगण संभाज शुलप्रोत दंडशुक वटारोध पर्यावर्तनक सुचिमुख असे हे अठ्ठावीस नरक या नावाने सांगितले आहेत हे ब्रह्मपुत्र नारदमुने हे सर्व नरक म्हणजे ऐहिक स्वरूपात दुःख देणाऱ्या अत्यंत यातनाच आहेत हे सर्व प्राण्यांच्या कर्मगतीप्रमाणे त्यांना प्राप्त होत असते हे तू निश्चितपणे समज याप्रमाणे मी तुला नरकांची नावे कथन केली अध्याय एकविवा समाप्त